कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहाराने योग्यते ते कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाण असा करावं संसार झेणे राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधीन पडावा विसर हृदयी धरावा रघुवीर ऐसे वागेल जोजनी त्याने जोडला चक्रपाणी उद्योगाशिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावा रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवून खास देहाचा विसर भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मुख्य लक्षण देह करावा रामार्पण स्वतःचे कर्ते पण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवतपदीन रंगला व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे भगवंतापाशी रहावे रात्रंदिन हाच सुखाचा उत्तम उपाय जाण रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचार आणावा चित्ती सुटावी प्रपंचाची आस तेथे परमात्म्याचे प्रेम खास सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करेल साचे भले बुरे जे असेल काही ते सोडावे रामाई चित्त सावे रामा पायी देहाने खुशाल संसारात राही आपण व्हावे रामार्पण सुख दुःखाच न उरावे जाण धन्य त्याची जननी जाने राम आणिला ध्यानी मनी रामाविण दुजे काही आता सत्य उरले नाही भाव चित्तात सुखे आयुष्य घालवावे त्याचे सान्निध्यात ज्याने जिने केले रामार्पण त्यासी व्यवहार हेच खरे योग साधन माझे सर्वते ते रामाचे मानून जगात वागणे साचे अशासनाही कष्टफार मागे पुढे रघुवीर आपण भावे मनाने रामाचे राम जे तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामा पायी मनात न आणावे काही आता न सोडावी हरीची कास होऊ न जावे त्याचे दास दास्यत्वाचे मुख्य लक्षण मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जगमानत त्याला म्हणून आपण सर्व आहोरामाचे दास हे उरी बाळगावे खास एकस जगती माझा रघुपती याहून दुजा न करावा विचार हाच ठेवावा निर्धार भाव ठेवता तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुखाचे कारण राम माझी माता पिता बंधुसोय रासखा तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी याहून दुजा विचार मनात न आणी। आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविण जाऊ न द्यावा क्षण